अध्या तेविसावा कर्दम आणि देवहुती यांचा विहार मैत्रिय म्हणाले माता पिता निघून पतीचे मनोगत ओळखण्यात कुशल साध्वी देवहुती श्री पार्वती ज्याप्रमाणे भगवान शंकरांची सेवा करी त्याप्रमाणे कर्दमांची दररोज प्रेमपूर्वक सेवा करू लागली हे विदुरा तिने कामवासना दंभ द्वेष लोभ पाप आणि मध यांचा त्याग करून दक्षतेने आणि चिकाटीने पतीच्या सेवेत नित्य तत्पर राहून विश्वास पवित्रता गौरव संयम शुश्रूषा प्रेम आणि मधुर भाषण आदी गुणांनी आपल्या परमतेयस्वीपती देवांना संतुष्ट केले देवभूती दैवापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या पतीपासून मोठमोठ्या आशा मनाशी बाळगून त्यांच्या सेवेत तत्पर असे या प्रकारे पुष्कळ काळ पर्यंत सेवा करणाऱ्या मनुपुत्रीला व्रता दिनचे पालन केल्याने दुर्बल झालेली पाहून देवर्षी कर्दमाना करेमा दे सदगदीत झालेल्या वाणीने ते तिला म्हणाले हे मनुपुत्री तू माझा मोठा आदर आहेस तू करीत असलेली उत्तम सेवा आणि परमभक्ती यामुळे मी फार संतुष्ट झालो आहे देह धारण करणाऱ्या सर्वांना आपला देह ही अत्यंत प्रिय आणि आदराची वस्तू असते परंतु तू माझ्यासाठी त्याचा क्षीण होण्याची जराही पर्वा केली नाहीस म्हणून आपल्या धर्माचे पालन करीत राहिल्यामुळे मला तप समाधी उपासना आणि योग द्वारा आणि शोकर हित अशा ज्या भगवत प्रसाद स्वरूप विभूती प्राप्त झाल्या आहेत त्यावर माझ्या सेवेच्या प्रभावाने आता तुझाही अधिकार आहे तुला देतो, त्या वक्रदृष्टीने नाहीसे होणार आहेत म्हणून यांच्यासमोर ते भोग काहीच नाही तू माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेस आपल्या पतीव्रता धर्माचे पालन केल्याने तुला हे दिव्य भोग प्राप्त झाले आहेत ते तू भोग आम्ही राजे आहोत आम्हाला सर्व काही सहज मिळणे शक्य आहे असा अभिमान असणाऱ्या माणसांना या दिव्य भोगांची प्राप्ती होणे कठीण आहे गर्दमांचे हे बोलणे ऐकून आपले पतिदेव संपूर्ण योगमाया आणि विद्यामध्ये निष्णात आहे असे जाणून त्या अबलीची सर्व चिंता नाहीशी झाली तिचे मुखकमल लज्जायुक्त मधुर हास्याने प्रसन्न झाले आणि ती विनम्र आणि प्रेमाने सदगदित झालेल्या वाणीने म्हणाली हे द्विजे स्मारी आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणारे आपल्याला हे सर्व ऐश्वर प्राप्त आहे हे, हे मला माहीत आहे हे प्रभु, आपण जी प्रतिज्ञा केली होती कि मी तुझ्याशी गृहस्थ सुखाचा एकदा उपभोग घेईन त्याची आता पूर्तता करावी करण श्रेष्ठ पती करून संतान प्राप्त होणे हा पतीव्रता स्त्रीला जे कर्तव्य असेल ते आपण मला सांगावे जेणेकरून मिलनाच्या तीव्र इच्छेने दुर्बल झालेले माझे हे शरीर आपल्या अंगसंगासाठी योग्य होईल कारण आपणच वाढवलेली माझीही कामवासना मला त्रस्त करीत आहे म्हणून स्वामी या कार्यासाठी योग्य भवनाचा विचार करावा मैत्रे म्हणाले मदुरा आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्द मुनी त्याच वेळी योग सामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारे एक विमान तयार केले हे विमान सर्व प्रकारचे उत्तर उत्तर सर्व संपत्तीत वाढ होत जाणारे आणि रत्नाजरीत खांबाने सुशोभित होते ते सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होते त्या जिकडे तिकडे सर्व प्रकारची दिव्य सामग्री ठेवलेली होती तसेच ते चित्रविचित्र रेशमी झुमरे आणि पताकाने सजवले होते याच्यावर भ्रमट मधुर गुंजार सुती आणि रेशमी वस्त्रांनी ते अत्यंत शोभायमान दिसत होते एकावर एक अशा तयार केलेल्या महालांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या पलंग पंखे आणि आसने यामुळे ते फारच सुंदर वाटत होते सर्व भिंतींवर केलेली शिल्परचना अतिशय शोभत होती इथे पाचूची फरशी आणि पोवळ्याचे सोपे तयार केले होते पोहळ्यांच्या शिखरांवर सोन्याचे कलही बसवलेले होते हिरेरडी भिंतीवर पद्मराम मणी लावलेले होते ते विमानाच्या डोळ्यांसारखे दिसत होते आणि त्यावर रंगबिरंगी चांदवे आणि बहुमूल्य सोन्याच्या तोरणाने ते सजवलेले होते त्या विमानात ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम हंस आणि कबूतरांना आपल्या सारखे समजून पुष्कळचे खरे हंस आणि कबूतर त्यांच्याजवळ बसून आपल्या बोलीत बोलत होते त्यात आवश्यकतेनुसार क्रीडांगणे शयनगृहे बैठका अंगणे आणि चौक बनवलेले होते त्यामुळे ते विमान स्वतः कर्दमानाही आश्चर्यचकित करीत होते असे सुंदर घर पाहून सुद्धा जेव्हा देवहूती प्रसन्न झाली नाही तेव्हा सर्वांच्या अंतरंगातील भाव करदम कर्दम स्वतःच म्हणाले तू या बिंदु सरोवरात स्नान करून या विमानात चढ हे भगवान विष्णूंनी रचलेले तीर्थक्षेत्र मनुष्यांच्या सर्व कामना पुरवणारे आहे कमलोचना देवहुतीने आपल्या पतींचे म्हणणे मानून सरस्वतीच्या पवित्र जनाने भरलेल्या त्या सरोवरात प्रवेश केला त्यावेळी ती मलिन साडी नेसलेली होती केसांच्या गुंडाळ्या झाल्या होत्या तिचे शरीर झाले होते आणि हजार कन्या पाहिल्या त्या सर्व किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या शरीरातून कमल पुष्पांसारखा सुगंध येत होता देवहूतीला पाहताच त्या सर्व स्त्रिया ताबडतोब उठून उभ्या राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या आम्ही आपल्या दासी आहोत आध्या करा, काय सेवा करू। स्वामिनीचा सन्मान करना त्या निर्मल रेशमी वस्त्र परिधान कर मौल्यवान सुंदर तेजस्वी अलंकार सर्वज्ञ संपन्न भोजन पिना अमृता सामान पेय तिना तिला फुलांचा स्वच्छ वस्त्रे परिधान कन्या आदरा मंगल श्रृंगार स्नान के लिए अंगा वर्व प्रकार गाकने पंकार करना सोन से पैंड है कमरीना सुर कमर पट्टा आणि गळ्यात बहुमूल्य रत्नहार आणि अंगाला कुंकुम आधी मंगलद्रव्य लावलेली आहे। तिचे मुख सुंदर दंतपंक्ती मनोहर भुवया कमळाच्या कळीशी स्पर्धा करणारे प्रेमकटाक्षमय सुंदर नेत्र आणि काळेभूर केस यामुळे फारच सुंदर दिसत होते आपल्या ऋषी श्रेष्ठ केले तेव्हा दिसले त्यावेळी पती समोर हजारो स्त्रियांसह आपण असल्याचे पाहून आणि ते त्यांचे योग सामर्थ्य पाहून देवहुतीला मोठे आश्चर्य वाटले हे शतवंज विद्रा कर्द ने जेवे की स्नान के दौरान प्रेमा ने तिमात बसवीन घियतमे वनिर हो वन कर्दमानी मनता कर्दमांची महत्ता आणि इंद्रियावरील संयम कमी झाले नाही अप्सरा श्रार करून सुंदर बनलेले जणूक आकाशात तारकांनी वेढलेला चंद्रच त्या विमानावर निवास करून त्यांनी दीर्घकाळपर्यंत कुबेराप्रमाणे नेरू पर्वताच्या दर्यातून विहार केला या दर्या आठ लोक विहारभूमी आहेत यामध्ये काम वाढवणारा शीतल मंद सुधी वायू वाहत असतो आणि गंगा नदीच्या वंदन करीत होते अशा प्रकारे प्राणप्रिया देवहूती बरोबर त्यांनी वैश्रमभ सुरसन नंदन पुष्पभद्र आणि चैत्ररथ अशा अनेक उद्यानातून तसेच मानस सरोवरामध्ये प्रेमपूर्वक विहार केला त्या ते तेजस्वी आणि इच्छेनुसार चालणाऱ्या श्रेष्ठ विमानात बसून वायू प्रमाणे वेगाने भूभयाहारी पवित्र चरणांचा आश्रय घेतला आहे त्या धीर पुरुषांना कोणती वस्तू किंवा शक्ती दुर्लभ आहे अशा प्रकारे महायोगी कर्दमानी हे सर्व भूमंडळ जे द्वीप वर्ष इत्यादींच्या विचित्र रचनेमुळे असे वाटत होते ते आपल्या प्रियला दाखवून ते आपल्या आश्रमात परतले नंतर त्याने स्वतः नऊ रुपात विभक्त करून रती सुखासाठी अत्यंत उत्सुक अशा मनुकुमारी देवभूतीला आनंदित करी तिच्या बरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत विहार केला परंतु एवढा दीर्घ कालावधी एका मुहूर्ताप्रमाणे निघून गेला त्या रती आपल्या विमानी रतिसुख्याल कभी कल प्रकार दाम्पत्या योग बे शेकड़ो वर्षांत विहार करीतना सुधा अग्नि थोड़ा वे प्रमाण गत्मज्ञा करद प्रकार होते देवहूती संतान प्राप्तीसाठी उत्सुक आहे असे पाहून तसेच भगवंतांच्या आदेशाचे स्मरण करून त्यांनी आपल्या स्वरूपाचे नव विभाग केले आणि कन्यांच्या उत्पत्तीसाठी एकाने अर्धांग रूपाने आपल्या पत्नीची भावना करून तिच्या गर्भात वीर स्थापित केले यामुळे देवहूतीला एकाच वेळी नऊ कन्या झाल्या त्या सर्व सर्वांग सुंदर होत्या आणि त्यांच्या शरीरातून लाल कमळाच्या यावेळी स्वभावाच्या संण करून वनामध्ये जाऊ इच्छितात तेव्हा ती आपले अश्रू आवरून धरून शिवाय हास्यवदनाने व्याकुळ आणि संतप्त हृदयाने हळुवारपणे आपल्या मधुरवाणीने बोलू लागली त्यावेळी मान खाली घालून नखरूप मनिमंडीत बोटाने शरण आले आहे म्हणून आपण मला अभय द्यावे ब्रम्हन या कन्यांसाठी सुयोग्य वर शोधावे आणि आपण वन गेल्यानंतर माझा जन्म मरण रूप शोक दूर करण्यासाठी सुद्धा कोणाची तरी आवश्यकता आहे प्रभू आतापर्यंत परमात्म्याशी विनमुख राहून माझा जो कालावधी इंद्रिय सुख भोगण्यात व्यतीत झाला तो निरर्थक गेला आपल्या अत्युच्च प्रभावाला न जाणल्याने मी इंद्रियांच्या विषयात आसक्त राहिले आणि आपल्यावर प्रेम केले तथापि अपन सं अज्ञाना सत्पुरुषांसी के अनासक्ति प्राप्त करते संदन हो वैराग्य उत्पन्न हो भगवान सेवा ही हो तो मनुष्य जीवन अमाने हो भगवंताये ने पूर्णपे फसले गेले। मुक्ति प्रदान करना पती प्राप्त हो संसार बंधना चीजावा समाप्त